गमनं हत् मृग कानं वैदेहरण जटायुम सुग्रीव सभाषण बाली निर्दलन समुद्रतरण लंका पुरी दाहन पश्च रावण कुंभकर्ण हननम एत सदा जानकी जनकी लक्ष्मणपेतमेक सदा रामचंद्र भजेम भजे, भजे मनोजव माल्य वेगम जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वा नर यूथ मुख्यमदूतम शरण प्रपदे कूजंतं राम रामेती मधुर मधुराक्षर आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल राजा दिराज प्रभू रामचंद्र महाराज की प्रभू रामचंद्रांच्या राम चरणी वंदन करते मारुतीरायला वंदन करते समर्थांना वंदन करते सद्गुरूंना वंदन करते समोर प्रज्ञानंद स्वामी मला परमपूज्य डॉक्टर या कांचा सा इतकेच आहेत ते खरं सांगायचं तर माझ्या सद्गुरूंचे सखे आहेत त्यामुळे मला ते गुरु सखेच आहेत मला आज बोलताना मग खूप अवघड जाईल तुमच्या समाज माहित नाही मला बोलता येणार आहे की नाही आदरणीय विप्रत सर्व श्रोत्यांना वंदन करते आणि आजची कथा आपण सुरू करू कथा सुरू करायच्या आधी दोन मिनट भगवंताचं नाम घेऊ आणि सुरू करू रघुपती राघव रामध्या रघुपति राघव राम ध्याे राम राम तू राम गाए राम राम तू राम गाए रघुपती राघव रामध्या रघुपती राघव रामध्या रघुपती राघव रामध्या राजा दिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय समर्थांचं पुन्हा मला एक वचन आठवलं वाघ्रसम भयादिक परितयांची पिल्ले तयापुढे निशंक खेळते <laughs> त्यामुळे आता विचारांनी बाधित करून बोलण्याचा प्रयत्न करते अवघड आहे फार सुंदर समर्थांचं ओवी आहे कि वाघ आणि सिंह भयानक शापद आहेत तरी तयांची पिल्ले तयापुढे निशंक खेळती तशी अत्यंत निर्भय होऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कदाचित असेच आम्हाला वाटलं असेल जरा वायवा घ्यावीची काय फार मोठा अभ्यास करत म्हणते बघूया काय आहे म्हणून <laughs> असं आपण संपूर्ण रामकथा ऐकली वाल्मिकिनी काय सांगितलंय काय विचाराने आहे पहिल्याच दिवशी आपण बघितलं की काय हेतो नी, हे नी, नी रामकथा लिहिली मकथा लिखता हे निर्विवाद सत्य है कि का एक निश्चित उद्देश्य जसा वीच उ है तक गोसावी जो है तुलसीदास सगले जे है अधिकार उपक्रम उपसंहारा जी है उपक्रम उपसारे काल कूठपर्यत की राम जो है ते जानकी सह लक्ष्मणसह कुछ तर ते अयोध्ये मध्ये आलेले सगळीकडे आनंदी आनंद झालाय आणि मग वशिष्ठांनी सांगितलंय भरत म्हणतोय की आता काय करायचंय तर रामा तुला राज्यावरती बसायचंय रामानी सांगितलंय की राज्य करायचंय म्हणजे काय केवळ राजसिंहासनावरती बसायचंय म्हणजे मला भोग घ्यायचे तसं नाही राजा म्हणजे काय राज्य येतीसा राजा जो लोक प्रजेला राजी करून घेणारा आहे राजा मनता राजा ने काजे तो कर्तव्य निष्ठ हो कार्य के लिए पे अशा प्रकार राज्य जे है राम राजना है पिवशी थोड़ी बगित होती राम राजकना का उत्तम जे स्वयं शासित राज्य है ती राम कल्पना है अठरा पगड़ जीला अत्यंत सग्न देव अर्थ जे ज्यादा राज्य मध्य जी प्रजा है प्रजेला अत्यंत सन्म्न है विचार प्रत्येक विचार जो है तो विचार कर राजा राज्य करते संपूर्ण विचार धारा को तो ती राजा है राम राज किय प्रकार सुरक्षितता होती एखादी स्त्री जी मध्यान रात्री नवीन विवाहित झालेली सून चार मन सोन सुवर्ण घालून जर ती फिरायला गेली होती तर तिला मध्यान रात्री कोणत्याही प्रकारचं भय नव्हत हे सगळं रामराज्याचं वर्णन आहे आणि रामराज्य हे आपल्या भारतीय संस्कृतीच काय आहे तर ते एक स्वप्न आहे कुठेतरी ते असलं पाहिजे रामराज्याची दुसरी संकल्पना येते ती म्हणजे ऋषी सत्ता आहे की राजसत्ता राज्य कुणी करावं तर ते क्षत्रियांनी करावं कारण त्यांचं ते सामर्थ्य आहे क्षत्रियांमध्ये असणारा रजोगुण त्यांचं असणारं ते सामर्थ्य म्हणून राज्य क्षत्रियांनी करावं पण त्यांच्यावरती अंकुश मात्र कुणाचा असला पाहिजे तर तो ऋषी सत्तेचा असला पाहिजे सगळे ऋषी जे आहेत ते अत्यंत सात्विक आहेत सात्विक गुणांनी जे युक्त आहेत आणि त्यामुळे राजसत्ता ही सत्वगुणाच्या आधीनच असली पाहिजे कारण सत्वगुण काही करू शकत नाही तमगुण काही करू शकत नाही एकच रजगुण आहे की जो प्रत्यक्ष काही कार्य करायला होणार म्हणून तो जर रजगुण सत्वाकडे गेला तर धर्म कार्य घडतं आणि तोच जर कुठे गेला तमाकडे गेला तर अधर्माचं कार्य आणि रामराज्याची संकल्पनाच मुळात आहे ते धर्मराज्य आहे आणि जे धर्म आहे याचाच अर्थ धर्म म्हणजे काय आपण अगदी पूर्णपणाने त्याचा विचार केला आणि असं जे आहे ते रामाचा जो आहे तो अभिषेक झालाय रामा आता राम जो आहे तो अयोध्या वासिया कुठे तो, तो राजा झालाय वाल्मिकीने एक सुंदर वचन वाट ते असं म्हणतात राम राजा राजसिंहासनावरती बसायच्या अगोदरच अयोध्या वासियांच्या सिंह हृदय सिंहासनावरती आणि म्हणून जेव्हा मान्यता झाली त्यावेळेला राम जो आहे तो राज्यावरती बसलेला आहे सगळ्या भावंडांना अतिशय आपल्या भावाविषयी प्रेम आहे रामराज्यामध्ये बघितलं किंवा अयोध्येचं संपूर्ण जीवन बघितलं तर आपण अगदी पहिल्या दिवशी पण पाहिलं होतं की कुटुंब व्यवस्था उत्तम कशी असावी समाज संघटन कसं असावं प्रत्येकाचा एकमेकांवरती विश्वास कसा असावा याचं सगळं उत्तम आदर्श आपल्याला कुठे बघायला मिळतो तर तो रामराज्यामध्ये बघायला मिळतो तो जसा तसा जतन कर प्रयत्न कर मग एक संवाद देखो संवाद शिवपार्वती संवाद है शिवपार्वती संवाद मध्य साक्षात शिव जी पार्वती जी है ती शिवे कि आता राम राज्य सुरू है तो राज्य मे का कल्पना कर शिवानी संगाइल नामदेव एक सुंदर अभंग है नामदेवांच्या मनामध्ये कसा विचार आहे की लंका रावणाची होती आणि रावणाची असणारी लंका कशी होती तेव्हा रावण जे होता तशी होती पण आता विभीषण राज्य झाला विभीषण राजा झाल्यानंतर ती लंका कशी असेल कल्पना त्यांना करायची आहे आणि म्हणून नामदेव एका ठिकाणी म्हणतात की नामदेवानी कोणाची प्रार्थना केलेली आहे तर हनुमंताची प्रार्थना केली आहे आणि हनुमंत कुठे गेलेत हनुमंताला सांगितलंय तू कुठे जा तर त्या लंकेमध्ये जा आणि आता ती लंका कशी आहे ती सांग हनुमंत गेलेले आहेत आणि जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती नामदेवानी त्या लंकेचं वर्णन केलंय आणि मग नामदेव म्हणतात की आता त्या लंकेमध्ये इतका आनंदी आनंद आहे तेव्हा काय होतं तर रावण होता पण आता मात्र सगळीकडे शांतता आहे आणि जागोजागी राम गायन आहे असा शब्द वापरलेला आहे नामदेवाने की लंकेमध्ये सुद्धा आता काय आहे तर रामगायन आहे आणि जिथे राम गायन आहे तिथे अंतरंग अत्यंत शांत आहे कुठे खळबळ नाही कारण ते नामच मुळात असं आहे की ज्याच्या मुखामध्ये ते नाम ज्याला घ्यावंस वाटत जो ते नाम घेतो तेव्हा त्याला इच्छा असू दे नाही तर न ना असू दे जो साक्षात वैराग्याचा पुतळा आहे त्याचं नाम घेतल्यानंतर अनासक्ती येतेच येते आणि वैराग्यासारखी जी गुणसंपदा आहे ती वाढतच जाते जिथे लंकेमध्ये इतका बदल घडला तर आता अयोध्येमध्ये काय झालं असेल शिव सांगतायत पार्वती मातेला की आता जी अयोध्या आहे त्या अयोध्ये इत की सुखाने अयोध्या कोर्णन के सी जनता कश है, है।, है निरोगी वैद्यकीय काम करना अर्थ आधुनिक काला ज्यादा अपन डॉक्टर कसे बसले तरीका बसले वाढ बघत आहेत को आजारी पडेल का आणि आमच्याकडे येईल का कारण आमचं उदरभरण त्याच्यावरती रोजीरोटी तर समाजामध्येच का आहे, आहे, आहे ना कमावली पाहिजे जर ती विद्या शिकली असेल तर म्हणून डॉक्टरांना काहीही काम नाही पुढे शिव म्हणत आहेत पार्वती मातेला कोणी काही गुन्हाच करत नाही कारण कुठेही तमोगुणच नाहीये आणि त्यामुळे जे वकील आहेत त्यांना कोणतंही कामच नाहीये तेही काय बसलेले आहेत तर कामे बसलेले आहेत ना वकिलांना काम आहे ना डॉक्टरांना काम आहे आज या सगळ्यांची चलतीच आहे पिथे काही नाहीये आणि म्हणून सुरुवात केली सदाशिवानी सांगायला पार्वती मातेला की ना त्या ठिकाणी डॉक्टरला काही काम आहे ना त्या ठिकाणी काही का वकिलांना काम आहे अयोध्या वासियांच्या समोर एक उत्तम आदर्श पुरुष आहे आणि तो उत्तम आदर्श पुरुष असणारा तो उत्तम आदर्श पुरुष का आणि कसा आहे कारण तो साक्षात राम आहे आणि असं उत्तम अयोध्येचं राज्य चाललेलं आहे ते का चाललेलं आहे कारण राजा रा, रामाकडे काही विशेष असे गुण आहेत आणि ते गुण संपदा कोणती आहे ती आता सदा शिवानी कोणाला सांगायला सुरुवात केलेली आहे तर पार्वती मातेला कारण अजून तिला काही असं वाटत नाही बरं का हा रामभीम आहे आपण बघितलं काय झालं पटतच नव्हतं की माझा पती ज्याचं नाव घेत ते, ते खरं काय आहे अत्यंत सामर्थ्यावान आहे आणि आता शिवानी काय केलेलं आहे तर गुणसंपदा जी आहे ती सांगायला सुरुवात केली सुरुवातीला ते म्हणतात रामाकडे कोणता गुण आहे कदाचित उपकारीन कृतेन एकेन दुष्यती काय या रामाकडे विशेष गुण आहे कुणी एखादा छोटासा जरी उपकार केला ना तरी सुद्धा तो काय करतोय तर अत्यंत त्याचा सन्मान उल्लेख करतोय बाबर आपल्याला अनेक जण व्यवहारामध्ये मदत करत असतात काहीतरी करत असतात पण आपण ती कृतज्ञता बाळगतोच असं नाही कुणी केलेल्या कृतज्ञता खरंच ती बाळगली पाहिजे कारण काहीतरी आपल्याला कुणीतरी मदत केली इथे म्हटलेलं आहे रामाने की कदाचित अगदी छोटासा जरी उपकार काही केला किंवा काही छोटीशी मदत केली तरी त्याचा सन्मान आणि उल्लेख करणं याचा अर्थ दुसऱ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे एक त्याची जाणीव असली पाहिजे त्याच्याविषयीची कृतज्ञता असली पाहिजे कृतज्ञता केव्हा वाटेल जेव्हा आपल्याला कळेल की खरंच आपण फार छोटे आहोत आणि मदत करण्यासाठी मन मोठं लागतं अन्यथा मीच फार मोठ आहे लोकांनी मला मदत केली ही जर अपेक्षा असेल तर कृतज्ञता व्यक्त नाही करता येणार राजा आहे सर्व गुणांनी संपन्न आहे पण तरी सुद्धा दुसऱ्यांच्या छोट्याश्या मदतीला कृतज्ञतेला दाद देणं हा गुण त्याच्यापाशी आहे पुढे म्हंटले परमगुणान परमाणून पर्वती कृत्य नित्यम फार सुंदर आहे परमगुणानं अगदी एखादा रजासारखा परम म्हणजे अगदी छोटासा गुण आहे पण त्याच प्रगतीकरण जर एखाद्याचा चांगला गुण बघितला तर त्याला रामाची दाद कशी आहे तो दुसऱ्यांचे छोटे गुण सुद्धा पर्वती कृत्य याचा अर्थ पर्वता इतके मोठे करून दाखवणं आणि ते नित्यम याचा अर्थ कोणाचाही चांगला गुण दिसला तर त्याला पर्वता इतका तो महान आहे असं समजणं किती अवघड आहे सतीचं आख्यान आपण ऐकलेलं आहे रामायणामध्ये आहे आणि भागवतामध्ये ते आहे ज्या वेळेला आपल्या पित्याकडे गेलेली आहे बघितलंय की पित्यानी माझा अपमान केलेला आहे देह त्याग केलेला आहे त्यावेळेला ती पित्याला समज देते आणि ती म्हणते की एवढा मोठा यज्ञ केलाय पण यज्ञ पुरुष जे आहे त्याला बोलवलेला नाहीये मी तर माझा देह सोडणार आहे पण पित्याला जाणीव झाली पाहिजे की तो चुकीचं काम करतोय आणि म्हणून ही सती आपल्या पित्याला म्हणते जगामध्ये चार प्रकारचे पुरुष असतात त्यातला पहिला पुरुष जो आहे तो जगामध्ये दुसऱ्यांचे फक्त दोषच बघतो दुसऱ्या प्रकारचे जे पुरुष आहेत ते गुण आणि दोष दोन्ही बघतात तिसऱ्या प्रकारचा जो पुरुष आहेत ते गुण आणि बघतात गुणही बघतात दोषही बघतात पण गुण जे आहेत ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि दोषांचा त्याग करण्याचा प्रयत्न करतात आणि चौथा जो उत्तम पुरुष आहे ते काय करतात तर केवळ दुसऱ्यांचे अत्यंत छोटे असणारे गुण जे आहेत ते फार मोठे करतात याचाच अर्थ समाज सत्वगुणांनी युक्त झाला पाहिजे ही जाणीवात मध्ये आहे आणि त्यालाच काय म्हणतात तर उत्तम पुरुष म्हणतात असं ते सती तेव्हा म्हणते तोच गुण इथे रामामध्ये दिसतो आपल्याला की एखादा छोटाचा गुण जर कोणामुळे उत्तम असेल तर तो कसा करून दाखवणं तर पर्वतासारखा उत्तम करून दाखवणं पुढे त्यांनी म्हटले आणखीन काय त्याचे गुण विशेष आहेत <coughs> न स्मरती अपकारम कोणी अपकार के कि केला किंवा कोणी काय केलं तर एखादं वाईट कर्म केलं तर त्याचं स्मरण झाला नाही आणि ते कळ का नाही <coughs> कारण क्षमा करणं हा याचा धर्म आहे सगळ्यात मोठा कोणता गुण हवा असेल जीवाला तर ते क्षमा करणं याचा अर्थ जगामध्ये माणसाच्या हातून चुका होणारच आहेत लक्षात घ्या ज्या वाल्मिकिनी एवढं मोठं रामायण लिहिलं आधीचं जीवन कसं आहे हे सगळं नारदानं माहिती आहे पण तरी सुद्धा क्षमा केलीये आणि सांगितलं ही विणाघे आणि राम याचा अर्थ जिथे क्षमा हा गुण आहे त्या एका गुणामुळे समोरची संपूर्ण व्यक्ती जी आहे त्याचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य एका क्षमा या गुणामध्ये आहे आणि तोच कोणाकडे आहे तर तो रामाकडे आहे असं शिव कोणाला सांगतायत तर पार्वती मातेला सांगतायत पुढे त्यांनी म्हटलं या रामाचं वैशिष्ट्य काय आहे त्याला हे सगळं वैभव जे आहे ते का प्राप्त झालेलं आहे वैभव जर प्राप्त झाला असेल तर मागे त्यां त्यांनी काहीतरी तप केलेलं असलं पाहिजे आणि ते तप कोणत आहे ते सांगताना शिव म्हणत आहे की अभिवदनशील नित्यम वृद्धोप सेविनम चारित वर्धन ते आयुर्विद्या यशोबलम ज्याला आयु मिळालेलं आहे म्हणजे आयुष्य उत्तम मिळालेलं आहे विद्या जी आहे ते उत्तम त्यांनी प्राप्त केलेली आहे जीवनामध्ये यश मिळालेलं आहे आणि अत्यंत पराक्रम त्यांनी गाजवलेला आहे बल त्याच्यापाशी आहे या चारही गोष्टींची प्राप्ती रामाला का झाली आता त्याच कारण सांगितलंय की ह्या चार गोष्टी त्याला मिळाल्या कारण अभिवदनशील नित्य वृद्ध काय केले वृद्धांची सेवा आणि मग एक सिद्धांतच या ठिकाणी वाल्मिकी सांगतात जे वृद्धांची सेवा करतात त्यांना आयुष्य विद्या यश बल हे वृद्धिंगत होतं हे करत याचा अर्थ जीवनामध्ये जर या जीवना चार गोष्टी हव्या असतील तर वृद्धांची सेवा करणं आता लक्षात येईल की आपल्याकडे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं जे आहे की जे चार पंचयज्ञ ग्रस्थाश्रमामध्ये करावेत त्यातला त्या हा यज्ञ आहे मातृ आज अत्यंत काळजी वाटणारी गोष्ट आहे कारण का तर निघायला लागल्यात वृद्धाश्रम ती भूषणावा गोष्ट नाही ना ती दूषणावा गोष्ट आहे कुणी म्हणेल ती काळाची गरज असो कालाय तसमई न पण ते योग्य नाही याचा अर्थ घरामध्ये वृद्धांची सेवा केली पाहिजे आणि ती वृद्धांची सेवा केल्याने त्याचं फल काय आहे तर त्याचं फल म्हणजे बल मिळत यश मिळतं हे सगळं मिळतं आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे आण आणि पुढे आणखीन त्यांनी सांगायला सुरुवात केली या रामाची गुणसंपदा कशी आहे याला धर्माचं यथार्थ ज्ञान आहे युक्तिवाद कसा करायचा याचं उत्तम ज्ञान त्याला आहे राष्ट्रसंपत्ती कशी वाटवायची याचही पुरेपूर ज्ञान त्याला आहे कारण आता तो राजा आहे जर राजा असेल तर राष्ट्राची संपत्ती वाढली पाहिजे राष्ट्रा जर राज्य चालवायचं असेल तर तो कर कशा प्रकारानी घेणं आणि खजिना कसा भरणं तो जनतेसाठी कसं वापरणं हे सगळं त्याला व्यवस्थित माहिती आहे म्हणून संपत्ती कशी वाढावी याचा पुरेपूर ज्ञान कोणाला आहे याला आहे हा उत्तम धनुर्धर आहेच आहे महारथी आहे पण महारथीपेक्षा तो कसा आहे तर अतिरथी आहे सगळे जे गुण आहेत तो आदर्शाचा आहे पुतळाच आहे एकही त्याचं असं व्यक्तिमत्व नाही की जिथे त्यांनी मर्यादा ओलांडली असं एकही मर्यादा ओलांडली असं ह्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसत नाही आणि म्हणूनच म्हटलेलं की रामाचं चरित्र कसं आहे तर ते अनुकरणीय आणि कृष्णाचं कसं आहे तर ती नीती अनुकरणीय आहे आणि त्याचं चरित्र आनंददायी म्हणून त्याची लिला आहे ते अनुकरणीय नाही आपल्याला नाही करता येणार त्यांनी केल्या हो आपल्याला जेपणार आहेत का शक्य नाही याचा अर्थ ती कल्पनाही आपण करू शकत नाही ते सामर्थ्य वेगळं आहे पण रामाचं चरित्र मात्र कसं आहे तर ते अत्यंत आदर्श असं आहे पुढे म्हंटलेलं आहे प्रहर्ताच सेवानय विशारद हा एखादं जर संकट आलं आक्रमण आलं तर त्याला अत्यंत विलक्षण धैर्याने तोंड देणं ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य याच्याकडे आहे आणि म्हणून कितीही स... संकट आली तरी सुद्धा हा घाबरलेला नाहीये एखाद्या पुरुषांनी उत्तम प्रयत्नपूर्वक कसा पराक्रम करायचा हा सगळा पराक्रम यांनी केलेला आहे डॉक्टर काकामचे नेहमी म्हणतात ज्यावेळेला सीतामाहीचं हरण झालं तेव्हा राम नाही ओडोळे मिटून बसला ध्याना असतं कुठे नेली असेल असलं काही त्यांनी केलेलं नाही त्यांनी लोकव्यवहारामध्ये जसा विलाप करायचा तसा विलाप केलेला आहे मित्र चुग्रीवाशी जे आहे ती मैत्री केलेली आहे हनु सगळे जे वानरगण आहेत त्यांना एकत्र गोळा केलेला आहे याचाच अर्थ सत्वगुणी समाज जो आहे त्याचं विराट असं संघटन केलेलं आहे आणि विराट संघटन सत्वगुणाचं झालं की त्याला कोण घाबरतं तमोगुणी घाबरत म्हणजे व्यवहार कसा करावा याच उत्तम उदाहरण कोण आहे तर ते राम आहे आणि म्हणून ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याच्याकडे आहे पुढे म्हटले समुद्रे इव गभिरे आहे समुद्र जितका समुद्र जितक अथांग आहे काय तितके का तर त्या सागराला एक खोली आहे आणि त्या खोलीला पण एक प्रकारची उंचीच असते पर्वताची उंची दिसते पण सागराची खोली दिसत नाही एकाची व्यवहारातली आहे एकाची परमार्थातली अगदी तसं राम रामाचं जे धैर्य आहे ते बहिरंगातून दिसणार नाही पण समुद्र इव त्यांनी म्हटले समुद्र जितका सखोल आहे गभीर आहे तितकच त्याचं काय आहे तर ते, ते धैर्य आहे पुढे म्हंटले पुरुषांतरम कोविधा पुरुष अंतर दुसऱ्याच्या अंतकरणाचा ठाव घेणं नक्की त्यांना माहितीये याचाच अर्थ दुसऱ्याच्या अंतकरणाचा ठाव कसा घ्यायचा दुसऱ्यांना कसं आपलंस करून घ्यायचं हे उत्तम कोणाला माहितीये तर आम्हाला माहितीये म्हणून काय प्रकार निव्यवहार करणं लोकांना कसं जोडणं किती मधुर भाषण करणं हे सर्वच गुण त्याच्यापाशी आहेत रुजुत्व त्याच्यापाशी आहेत आणि जिथे रुजूता आहे तिथे अत्यंत सरळता आहे कोठी एक आणि पोटी एक नाही चित्ते वाची क्रिया या आमच्या साधू नाम रूपता सगळं जे अंतरंगात आहे बहिरंगात आहे ते सगळं सारखं असं ह्याच व्यक्तिमत्व आहे आणि असं ह्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं आहे तर ते अनुकरणीय आहे आणि असा हा राम जो आहे तो अयोध्येच्या सिंहासनावरती बसला सगळीकडे आनंदी आनंदच झाला आणि मग मार्गदर्शन कोणी केलेलं आहे तर वशिष्ठाने मार्गदर्शन केलेलं आहे आता ह्या रामाची कथा आपण ऐकली रामायणामध्ये जो आहे तो विषय इथे येतो कि हे सगळं जे रामाने प्रतिकूल परिस्थितीतून तो अनुकूल परिस्थितीपर्यंत आला आणि राजसिंहासनावरती बसला हे सगळं आपण बघितल्यानंतर लक्षात येतो कि रामकथा कशासाठी ऐकायची मावशी केळकरांचं पै सुंदर वाक्य जगी आला असं माणूस म्हणूनही जाताना जा देव होऊनि तुझी चकरणी ठरविल तुझ्याला रावणवा सईराम मी माझ्या बुद्धीने निर्णय घ्यायचा की या जगामध्ये त्या परमेश्वराने मला इथे पाठवलेलं आहे आता मी राम व्हायचं की रावण व्हायचं माझ्या क्रियेने ठरवायचं मग कोटनीस कोटणीस महाराजांनी एक सुंदर उल्लेख केला जो हवीचा नेले तो ते निवांतची गेले याचा अर्थ त्या माळ्याने आपल्याला इथे पाठवलेला आहे ना मग इथे पाठवल्यानंतर जे माझं काम दिलंय ते उत्तम नको का करायला आपल्याला आणि ते जर उत्तम करायचं असेल तर ते उत्तम केलंच पाहिजे आणि म्हणूनच पूर्ण रामायणाचं सार काय असेल तर ते रामायणाचं सार म्हणजे राम नाम हेच आहे गमतीने कथा म्हटली जाते बघा काय आहेत तर सगळे देव मने गेले आणि वाटून टाकलं देव दानव आणि मानव सगळं मग ते शतकोटी काय आहेत ते सगळं वाटल्यानंतर एक चरण आहे सगळं वाटलं पण काय शिल्लक राहिलं त्या शिवानी सगळं येऊन टाकलं पण त्याचं जे सार आहे ते स्वतःपाशी ठेवलं ते म्हणजे राम म्हणजे राम हे नाम आहे आणि ते नाम काय आहे तर ते शिवानी आपल्यापाशी ठेवलेलं आहे म्हणून राम नामाचं जे सार आहे ते नामाची महती आहे म्हणजे ती नामसाधन आहे किंवा राम हे काय आहे तर हे पौराणिक नाम आहे वैदिक नाम ओम आहे तर तेच जेव्हा पौराणिक होतं तेव्हा ते राम आहे वैदिक नामाचा उच्चार करण्याचा अधिकार काही ठराविक लोकांचा आहे मग तो ओंकार म्हणावा कसा म्हणावा हे सगळं त्याला मग आले विधिनिषेध आले मग ते विधीनिषेधाप्रमाणे तेवढं पावित्र्य पाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे रामानामाला काही पावित्र्यच नाही ना पावित्र्य नाही याचा अर्थ ते स्वतःच इतकं पवित्र आहे की ते कधी कसंही घेतलं तरी जसं मगाशी म्हटलं लाडू कुठूनही खाल्ला तरी गोंदलेकर महाराज पेढा कुठूनही खाल्ला तरी तो घडच लागतो म्हणून नामाला कोणतंही उपाधीच नाही अत्यंत उपाधी असणार भागवतांनी सुंदर वर्णन केले नवविधा भक्तीच्या सगळ्या व्यक्ती बघितल्या पहिल्या सात ज्या जाणीवपूर्वक उपासना आपल्याला करायच्यात त्या सगळ्यामध्ये काहीतरी उपाधी आहे श्रवणामध्ये उपाधी वाचणारा पाहिजे किंवा एखादा ग्रंथ पाहिजे किंवा श्रवण करायचं याचा अर्थ कोणीतरी सांगतंय ऐकणारा पाहिजे उपाधी शिवाय नाही कीर्तनाला कोणीतरी कीर्तन करणारा पाहिजे कोणीतरी ऐकणारा पाहिजे पण स्मरणामध्ये असं काहीच नाही ना मुळामध्ये जे साधन आहे ते साधनच जेव्हा उपाधी रहित आहे उपाधी रहित असणारा परमात्म्याचं उपाधी रहित असं सा जर साधन आपण केलं तर आपण त्या तत्वापर्यंत पटकन जाऊन पोहोचतो आणि म्हणून राम नाम जे आहे ते सार आहे आणि ते सार म्हणजे काय आहे तर ते नेमकं वैदिक नामच आहे हा संपूर्ण विषय कोणी कोणाला सांगितलेला आहे तर साक्षात वाल्मिकी रामायणाचा जो विषय येतो तो, तो म्हणजे मातंग ऋषीनी शबरीला रामनामाची ज्यावेळेला दिलेली आहे आणि ती दीक्षा देताना दे ते म्हणत आहे ते राम म्हणजे काय आहे केवळ राम हा शब्द मी तुला सांगतोय रामनामाची मी तुला दीक्षा देतोय पण दीक्षा म्हणजेच काय आहे क्षणांतरात दीयते ती दीक्षा हा एका क्षणामध्ये संपूर्ण ज्ञानाचं संक्रमणच जिथे केलं जातं त्यालाच दीक्षा म्हणतात आणि अशी रामनामाची दीक्षा साक्षात मातंग ऋषी कोणाला देत आहेत तर ते शबरीला देत आहेत आणि शबरीला देताना संपूर्ण रामनामाचं जे सगळं रहस्य आहे ते रहस्य उलगडून सांगतात आता ते नाम आपणही घेतो पा आपण नाम घेतल्यानंतर आपल्या तितका परिणाम होत नाही ना तितका आम्ही पण नाम घेतो आणि संत नाम घेतात पण संत नाम घेतल्यानंतर ते नाम त्यांना अपेक्षित एका उंचीपर्यंत घेऊन जातो, आणि आम्ही पण नाम घेतो पण आम्ही नाम घेताना तसं होत नाही का होत नाही कारण त्या नामाशी आम्ही एकरूपच होत नाही मुळामध्ये डॉक्टर का का आमचे नेहमी म्हणतात कधी आपण विचार करत नाही की हे रामनाम घेण्याची पाळीच माझ्यावरती का आली विचार करतो का मुलग आम्ही या जीवनामध्ये माझ्यावरती रामनाम घेण्याची पाळी आली आम्ही म्हणतो रघुपती रागव राजाराम पति पावन सीताराम अखंड भजन करतो पण पती तपावन सीताराम हे आम्हाला कधी कळतच नाही याचाच या अर्थ गर्भी गर्भामध्ये सोहम म्हणणारा जीव ज्या वेळेला या जगामध्ये येतो तेव्हा सोहम तर एका क्षणामध्ये विसरतो आणि मीच कोण आहे म्हणतो आणि या देहालाच तो, तो स्वतः समजतो आणि कोमच म्हणायला आणि ज्या क्षणी तो परमात्मेपासून दूर येऊन पडला त्या क्षणी ह्या देहाला काय येऊन चिकटलं तर अविद्या आणि अज्ञान अध्न्यानाल। आलं हे अज्ञान आल्याबरोबर आता कितीही जीवा या जीवनामध्ये सुख मिळाली तरी त्या सुखापासून समाधानाची प्राप्ती नाही कारण विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्यच नाही ही इंद्रिय अशी जड होऊन पडली की हा जड इंद्रियानी किती सुख भोगलं तरीही अत्यंतिक समाधानाची प्राप्ती नाही पूर्ण समाधानाची प्राप्ती नाही मग पूर्ण समाधानाची प्राप्ती कुठे आहे तर ती नामामध्येच आहे आणि ती नामामध्ये आहे पण ते कळत नाही व्यवहार करताना आम्ही नाम घेतो पण नाम घेता घेताना ज्याचं नाम घेतोय ते व्यवहार करायला नंतर विसरूनच जातो आणि म्हणून पुन्हा पुन्हा आत्माकार झालेली वृत्ती विपंचामध्ये गेल्यानंतर कधी विषयाकार होते हे आमचं आम्हाला समजत नाही आणि विषयाकार जर चित्त झालं तर विषयाकार झालेलं चित्त पुन्हा जर स्वस्वरूपात आणायचं असेल तर निर्गुणाचा वेध नाही न ना घेता येत म्हणून संत म्हणतात काय करा तर नाम घ्या आणि त्या नामाच्या साह्याने विषयामध्ये गेलेलं जे चित्त आहे ते तिथून आवरायचं आणि पुनश्च कुठे आणायचं तर आत्मस्वरूपामध्ये आणून करायचं आणि म्हणून पति कोण आहे अखंड माझी वृत्ती आत्मस्वरूपापासून प्रतीत आहे आत्मस्वरूपापासून पतीत असलेली वृत्ती पुन्हा रामाच्या साह्यानी राम कोण आहे रामाचं चिंतन करून नाम आणि नामीचा अभेद जेव्हा आम्हाला समजला जाईल तेव्हा आपण कुठे येऊ पुन्हा आत्मस्वरूपापर्यंत येऊ आणि म्हणून पतीत पावन सीताराम माझी वृत्ती अखंड प्रपंचामध्ये विषयाकार होते हे आपल्याला कळलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण नाम घेऊ नामसाधनेच वैशिष्ट्य सांगितलंय साध्य साधन उभयरूप असणार आहे पहिल्या टप्प्याला नाम हे साधन आहे आणि नंतर ते साध्य आहे आणि साध्य साधन उभयरूप आता आम्ही म्हणून नामसाधने आम्हाला रामाची प्राप्ती होणार आहे का नाही नामसाधने रामाची प्राप्ती नाही नामसाधन करता करता राय की प्राप्ति कधी हो कहना ही नहीं साधन है नाध्य है जेव्य होते तुकोबारा तसे आता मुखा मधे नाम ये तो ते का तो पड़ी लेकिन सुंदर गीत है ज्यादा अपन आता उल्लेख के त्या राम साधण राम जाणने साधका सिमची होने याचा अर्थ रामाचं चिंतन का करायचं राम साधणे राम जर मला साधायचं असेल नाम घेतल्याशिवाय मला राम साधणार नाही म्हणून राम साधणे राम जाणणे रामाचं स्वरूप काय ते मला जाणून घ्यावं लागेल आणि जेव्हा रामाचं स्वरूप काय ते मला कळेल तेव्हा साधकाशीरे रामाची होणे ज्याला तुकोबाराय म्हणतात देव गेलो तो देवची होऊन इथेलो अगदी तसं रामाचं साधन करता करता राम नाम घेता घेता रामची होणे बस याच्यासाठी काय आहे तर राम नाम आहे आणि त्याचबरोबर राम जे नाम रामाच आहे ते सगुण आणि निर्गुण उभयरूप आहे तर सगुण आणि निर्गुण उभय रूप कस आहे आपण एक प्रक्रिया त्या दिवशी बघितली होती आणि तुलसीदासांचा एक दोहा बघितला होता तुलसीदासम वैखरीत है उंबरठ उंबर मधे जर दिवा तो प्रकाश घर पड़ता आते ही पड़ते आता वैखरी मधे जर नम आल तो नाणाम नमी को तो नमी हाथ उपाधि आत ही प्रगटतो जिथे जिथे नजर जाए जिथे जिथे दृश वृत्ती जाईल त्या त्या ठिकाणी तेच आहे हेही समस्त आणि म्हणून सगुण आणि उभय रूप ते आहे नाम नामस्मरण अशी भक्ती म्हटली आहे त्यातलं नाम सगुणाचं आहे तर सहज होणार स्मरण हे निर्गुणामध्ये जात नाम सगुणसाकाराचं आहे स्मरणाला कोणतीही उपाधी नाही म्हणून नामस्मरण भक्ती सगुण निर्गुण उभय रूप आहे आता त्या दृष्टांतानुसार शास्त्र असं म्हणत की जेमा दृष्टांत सुंदर दिलेला आहे की आपल्या समोर भरलेलं जेवणाचं ताट आहे पंचपक्वाना भरलेलं ताट आहे आणि ते सगळं आपण किती वेळ बघितलं तर आपलं पोट भरेलो पंचपक्वान्नांचं ताट किती वेळ आपण बघितलं आणि आपलं पोट भरलं आता ते कितीही बघितलं तरी पोट भरणार नाही आणि समजा ते सगळं जेवणातलं ताट ताटातले जेवढे पदार्थ आहेत ते आपण खाल्ले खाल्ल्यानंतर एक दोन अडीच तीस तास बसलो आणि आता आपण त्या जेवणाचा आनंद घ्यायचा म्हंटला तर आपल्याला घेता येईल का तो घेताच येणार नाही ताटातलं अन्न असं म्हटलंय शरीराला पुष्टी देत नाही आणि पचलेलं अन्न त्याला तुष्टी म्हणजे समाधान देत नाही ताटातलं अन्न ज्याला शास्त्राने सगुण म्हटलेलं आहे आणि जे अन्न पचून त्याचा रस झाला ते नसा नसानसामध्ये गेलं तेव्हा ते निर्गुण झालं म्हणून ताटातलं अन्न जे आहे ते याला पुष्टी देणार नाही आणि पोटातलं अन्न तुष्टी म्हणजे समाधान देणार नाही किती नाम नुसतं घेतल्याने मला खरंच शांत वाटेल नाही म्हणून समाधान नाही मिळत किंवा सगुणाचा कितीही आधार धरला तरी कुठेतरी अजून सळ राहतो की पूर्णत्वाची प्राप्ती येतच नाही आता ते नाम सगळं पचलं तर आनंदच नाही मग कोंठे आनंद आहे तर जेवणाच्या पदार्थाचा आनंद जसा रचनेवरती आहे अगदी तसच वैखरीतील नाम शास्त्र म्हणतं सगुण निर्गुण उभय रूप आहे म्हणून नाम हे सगुण निर्गुणाचा उत्तम मिलाप आहे तो फक्त उत्तम मिलाप असणारा बुद्धीचा एकदा निर्णय झाला की सगुण निर्गुण दोन्ही रूप ते आहे आणि ते अपन नाम ते ना पूरे शास्त्र सगता एक मुखाने गायले जी भक्ति है ती नाधन है का इतकी श्रेष्ठ है कभी विचार कर विश्वाच उत्पत्ति ज्यादा उत्पत्ति जर आप बगित एकोम बहुत प्रजा है तुरण स्पुर मग त्याच्यातून मग आकाशतत्व निघालं मग आकाशात वायो वायो तेजा तेजात आपा आपात पृथ्वी ही सगळी तत्व निघाली आणि मग त्याच्यामधून पहिल्यांदी औषधी हा सूक्ष्म चैतन्याचा आविष्कार आणि मग त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी जी जे आहेत ते निर्माण झालं असं शास्त्र सांगतो प्रत्येक जी गुण म्हणजे पंचमहाभूत निघाली त्याचा एक एक गुण आहे आणि त्या आकाशाचा गुण कोणता आहे तर आकाशाचा गुण शब्द आहे आणि म्हणून ज्या परमात्म्याने विश्वाची उत्पत्ती केली त्या परमात्म्याच्या सगळ्यात जवळ काय आहे तर आकाशतत्व आहे आणि त्याच आकाशतत्वाच जर नाम असेल तर तेच नाम जर आपण श्रद्धेने घेतलं तर तेच नाम आपल्याला त्या परमात्म्याच्या जवळ घेऊन जात आता किती जवळ सूक्ष्म गेलं पा किती सोपं आहे याचा अर्थ नाम सोपं आहे नाम साधना सोपी आहे पण ती किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला संतांनी सांगेपर्यंत कळत नाही आणि म्हणून आकाशा इतकंच व्यापक आहे आपण हनुमंताच्या अनेक लीला बघितल्या तो स्थूल रूप धारण करू शकतोय सूक्ष्म रूप धारण करतोय अगदी तसंच ज्या वेळेला नामसाधना एखादा साधक घ्यायला लागतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं सूक्ष्म ज्या वेळेला बुद्धीचा निर्णय घ्यायचाय नित्यानित्य विवेक म्हणजे काय सत्यासत्य विवेक म्हणजे काय आत्मानात्मविवेक म्हणजे काय हा बुद्धीचा जिथे कस लागायचा तिथे सूक्ष्म बुद्धी त्या साधकाची कशाच्या साह्यानी होते जर ते सबीज नाम घेतलं असेल तर सबीजनाम फार सुंदर शब्द आहे सबीज याचा अर्थ जे सद्गुरू सगुण साकार आहेत त्यांच्या नाभीमध्ये त्यांच्या परावाणीमध्ये जे स्थिरावलेलं आहे आणि असं स्थिरावलेलं जेव्हा आहे ते जेव्हा एखाद्या साधकाला मिळतं तेव्हा ते, ते अत्यंत फलदायी आहे शास्त्रांनी दिलेला दृष्टांत आहे की एखादा जोंधळा जर जमिनीत घातला ना तर तो काय होतो त्याला चांगलं फळ येतो मग त्याला अगदी छान कणीस पण येत पण भाजलेली ला, लाही असेल लाही तर लाही जमिनीत घातली तर तिथे त्याला काहीही येत नाही म्हणून कोणतं नामश्रेष्ठ आहे तर ते सभी जनाम आहे अर्थात ते सगळ्यांना मेल नाही हा विषय आपला नाही पण नामसाधना मात्र किती श्रेष्ठ आहे आणि म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं की जी दशेंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही सगळी विधा त्यांनी बहिरमुखच बनवलेली आहेत आणि जर ती बहिर्मुख बनवलेली असतील तर ही बहिरमुख असलेली इंद्रिय अंतर्मुख करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे कोणता असेल तर तो म्हणजे काय तर ते नाम आहे अतिशय सोपं आहे आता लक्षात येईल की आम्ही म्हणतो तुकबाराय म्हणतात की मुखी नाम हातीमोक्ष याचा अर्थ ज्या क्षणी माझ्या मुखामध्ये मा नाम आहे त्या क्षणी मी मोक्षाच्या स्थितीमध्ये आहे ऐशी साक्ष बहुतांची आता थोडा विचार करू जर तुकोबाराय असं म्हणत असतील तर आम्ही पण नाम घेतो पण तेव्हा आम्हाला का नाही अनुभव येत की आम्ही खरंच मुख त्या मोठी आहोत वर, आता लक्षात येईल की काल आपण एक प्रक्रिया बघितली की आपल्या वृत्तीचा अभ्यास आपण कसा करायचा एखादी गोष्ट आपल्याला दिसते म्हणजे काय होतं बघितलं हा, हा रुमाल आहे माझ्या हातामध्ये हा रुमाल मला दिसतो म्हणजे काय होतं पाठीमागे कुठे असेल कपाटामध्ये असेल तर तो नाही मला दिसणार याचा अर्थ का दिसत नाही कारण त्याच्यावरती अंधकाराचं आवरण आहे ज्या क्षणी येथे प्रकाश पडेल मग तो सूर्याचा प्रकाश असेल दिव्याचा प्रकाश असेल पहिली प्रक्रिया कोणती होईल अंधकाराचं आवरण निघून गेल पण केवळ अंधकाराचं आवरण निघून गेल्यानंतर ही गोष्ट आपल्याला दिसत नाही ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती नेत्र इंद्रिया या इंद्रियातून बाहेर येते आणि या वस्तूच्या आकाराची होते तेव्हा आपल्याला या वस्तूचं म्हणजे हा रुमालय असं ज्ञान होत आता वस्तू वृत्ती वस्तूच्या आकाराची झाली की ज्ञान होतं असं शास्त्र जेव्हा सांगतं आता तेच शास्त्र आपल्याला नामसाधनेच्या संदर्भामध्ये सांगतं की ज्याचं नाम आम्ही घेतोय ते साक्षात काय ते ब्रह्मस्वरूपच आहे ते चैतन्य स्वरूप आहे ते सदरूप आहे चिदरूप आहे आनंद रूप आहे ते आद्य अनंत असं तत्व आहे असा बुद्धीचा एकदा निर्णय घ्यायचा आणि जर आपण वृत्तीने शांतपणे नाम घेतलं तर मुखा मधे जे नाम ते नामा चो चिंतन करता करता कि नाम घेता घेता वृत्ती कशी होते तो वृत्ति नकार होते वृत्ती जर नकार ज्याच नम घ तो काच्यार्था ने तो दशरथी राम है पण लक्षार्थाने तो ब्रह्मरूपी राम आहे आणि म्हणूनच वृत्ती जर नामाकार असेल तर तीच वृत्ती शास्त्र असं म्हणतं ती, ती ब्रह्माकारच होते आणि म्हणून जेवढा वेळ नामसाधन करतो तेवढा वेळ वृत्ती कुठेही बाहेर जात नाही ती ब्रह्मस्वरूपाशी एक एकरूपच आहे आणि ती ब्रह्मस्वरूपाशी एक रूप आहे ती इतकी एकरूप झालीय आणि त्यामुळे मला ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे असं सांगायला ती शिल्लक नाही आता लक्षात येईल की जितका वेळ नाम घेतोय तेव्हा वृत्ती ब्रह्मकार आहे पण ह्याचा विचारच आपण वृत्तीचा नाही अभ्यास करत शास्त्र असं म्हणत की तसा अभ्यास केला तर लक्षात येतं की नाम साधन किती श्रेष्ठ आहे आणि म्हणून अखंड तर नाम घेतलं तर त्या नामाचा परिणाम कसा आहे फार सुरेख म्हटले आपण कधी नाम घेत नाही पण एखादा कोणीतरी संत आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि मग आपल्याला कळतं की अरे आपल्याला नाम घ्यायचंय नाम पुना पुना नाम नाम नाम ते नाम घ्यायचं पण विसरतो मग आपणच आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की अरे मला नाम घ्यायचंय बरं म्हणून मला पहिल्यांदा नाम माहितीच नसतं मग कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण नाम घ्यायला सुरुवात करतो मग ते नाम प्रयत्नपूर्वक घ्यायला सुरुवात करतो आणि प्रयत्नपूर्वक घ्यायला आपण पुन्हा पुन्हा अठ्ठा ते घेतो आता अठ्ठा जेव्हा नाम घेतो तेव्हा ते नामाची आपल्याला सवय होते आता हा नामाचा पहिला टप्पा म्हटलंय की नाम घेणं मग त्यानंतर आपण काल विचार केला जप जो हृदयामध्ये जाणीवपूर्वक जपाव लागतं मग त्यानंतर ज्याचा जप करतो त्याचं मनन करावं लागतं म्हणून तो मंत्र झाला आणि मग असं नाम जेव्हा आतमध्ये स्थिर होत तेव्हा ते, ते कुठे जातं तर ते अजपामध्ये जात मग उल्लेख झाला पण अजपा पण सहज शक्य नाही कारण अजपाचा सुद्धा शेवटी कधीतरी संकल्प करावा लागतो संकल्प दिलाय अद्य सूर्योदया पर्यंत अहम अजपा साधन करतो तेव्हा ते साधन आपल्याला कुठे घेऊन जातं तर एका उंचीपर्यंत घेऊन जात आणि असं नामसाधना जी आहे ती संपूर्ण रामायणामध्ये पदोपदी विखोरलेली आहे आणि आता ती ते जे नाम आहे राम नाम ते मंत्र आहे तो बीज मंत्र आहे आणि तो बीज मंत्र म्हणूनच घेतला पाहिजे आणि म्हणून मातंग ऋषी शबरीला म्हणतायत की का राम नाम घ्यायचं मी तुला एवढंच म्हणतोय की तुला रामनामाची दीक्षा देतोय आणि तू अखंड काय कर फक्त राम राम म्हण आणि नू राम म्हटल्यामुळे या नामाच्यामुळे काय होईल तर सगुणसाकार राम तो तुझ्याकडे येईल आणि तुला साक्षात त्याचं दर्शन होईल शबरीनी त्याप्रमाणे नाम घ्यायला सुरुवात केली बगित अपन कि का पूर्ण चरित्र घे का मतंग ऋषि राीन बीजाक्षर है रि मतलब र जे है अग्निबीज है, है। अ सूर्य बीज है म जे आहे, ते चंद्र बीज है आता नक्की कहे अग्निच काम का अग्नि जी है जाम है अग्नि कड़े अत्यंत दाहकत है जाळून टाकण्याचं काम जर अग्नीच असेल तर रय हे बीज जे आहे तर ते काय जाळत तर जीव ज्या वेळेला लक्षावधी कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा लेप जीवाला लागतो आणि त्या जीवाचा लेप लागला की त्याची सुख दुःख रुपी फळ आपल्याला भोगावीच लागतात कर्म केल्यानंतर अनुकूल संवेदना येते सुखम प्रतिकूल संवेदना येते दुःखम भोगलंच पाहिजे पर्यायच नाही आता ते जर भोगा लागू नये असं से वाटत असेल तर संत म्हणतात शास्त्र म्हणतायत काय करा मातंग ऋषी सांगतायत शबरीला नाम घे आता ते ते पहिला रबीज जे आहे त्या अग्नीमुळे काय होईल तर कर्मफळ जी आहेत ती दगध होती आणि जिथे कर्मफळ दग्ध होतील ती कर्मफळ दग्ध होणं म्हणजे जे संचित आपण घेऊन आलेलो हो, आहोत ते संचित दगध होण्याची प्रक्रिया अर्थात संचित नुसतं रामनामानीच नाही त्याचबरोबर आणखीन एकही साधना करावी लागेल शास्त्र असं म्हणतं नामाच्या सह्यानी जेव्हा आत्मज्ञान होतं ते आत्मज्ञान अपरोक्ष होतं दृढ होतं अपरिवर्तनीय होतं त्यावेळेला संचित जळून जात म्हणून रामनामाच काय आहे तर संचित जळून जाण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते र या विजामध्ये आहे पुढचं जे अब आहे ते सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे काय आहे तर ते प्रकाशच देतो सूर्य कशाचं प्रतीक आहे आपण बघतो केवळ तो वरती अस्तित्वात जरी आला उदयाला येतोय म्हटल्याबरोबर सगळं विश्वास कामाला लागतो मग ते प्राणी असू देत पक्षी असू देत मानव असू देत दुष्ट असू देत सुर जेव्हा नाही तेव्हा आम्ही प्रमादामध्ये जातो आलस्यामध्ये जातो पण तमगुणामध्ये जातो शरीराला त्याची आवश्यकता आहे बरं म्हणून आपण निद्रेचा आहारी जातो पण तो नुसता अस्तित्वावरती आल्यानंतर आपण सगळं सोडतो आणि काय करतो तो कामाला लागतो म्हणून तो कसा आहे तर तो तेज देणार आहे आणि त्याच्या त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्यामध्ये कुठे असेल तर ते अग्नितत्व ते जे आहे ते आपल्यामध्ये बुद्धिरूपानी आहे म्हणून हे अग्नितत्व मला काय देणार आहे तर मला ज्ञान देणार आहे आता ते ज्ञान देणारं असल्यामुळे ते कोणतं ज्ञान देईल ते शुद्ध असणार ज्ञान देईल आत्मस्वरूपाचं ज्ञान देईल सुंदर दृष्टांत दिलाय आम्ही रोज कवडसा बघतो तो कवडसा बघितल्यानंतर कवडसा म्हणजे काय तो सूर्याचं खरं तर प्रकाशच आहे तो संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो पण एखाद्या छिदरातून जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपण म्हणतो हा काय कवडसा पण घराचं सगळं छत काढून टाकलं तर कवडसा निघून जातो पण कधीच विचार करत नाही की खरंच कवडसा येतो आणि जातो का कवडसा येतही नाही कवडसा जातही नाही कवडसा सूर्यरूपच आहे फक्त एक उपाधी असल्यामुळे तो कवडसा आला आणि गेला असं वाटत अगदी तसच जीवाला ज्या वेळेला नामाच्या नामीच पूर्ण ज्ञान त्या त्यावेळेला हा जीव उपाधीमुळेच काय झाला तर जीव होऊन पडला तो मूळ कोणाचं स्वरूप आहे तर त्याचंच स्वरूप आहे हे समजूनच जातं शिष्य असेल तर त्यांनी समजावं मी कोणाचं आहे स्वरूप ज्ञान हे देणं हे जर ते सूर्याचं काम असेल तर सद्गुरू जर ज्ञानरूप असतील तर मी कसं आहे कवडसा आहे मग कवडसा कसा आहे सूर्यरूपच आहे मग तसे फक्त कमी आहे तिकडे मोठा साठा आहे ते काय आहे पॉवर हाऊस आहे आणि आम आमचं म्हणजे स्विच बचन बटन आहे एवढंच कमी आहे बाकी फरक काहीच नाही बीज तीस है क्षमता फिर कमी हे ये बीज अब ते सूर्य बीज है जे अज्ञान नहीं स कर अविद्यास कर आर तापदीच है आता लक्ष्य एल कि अग्निबीज जे है तो दाहक है सूर्य सुधा कस है तो थोड़ा तापदायी है तो तापदायी का है ज्ञान जर जाए येईल आणि तो अहंकार सगळ्यांना त्रास दे। आणि हे दोन्ही जर दाहक आहे तर ह्या दोन्हीला शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ते चंद्रबीज आहे म्हणून म हे चंद्रबीज आहे आणि ह्या दोन्हीची दाहकता शांत करण्यासाठी कोणतं बीज मंत्र वापरलेला आहे तर ते म्हणजे चंद्रबीज म आहे आणि म्हणून राम नुसतं रामा नाही म्हणायचं म चा पूर्ण उच्चार झाला तरच आता शीतल आहे चंद्रा शीतल आहे आता शीतल म्हणजे किती सुखदायी आहे आता आपण आपल्याशी विचार करायचा मी जे नाम घेतो ते नाम मला सुखदायी आहे का, का त्रासदायी आहे अहो किती नाम घेतलं तर मुळामध्ये आम्ही घेतोच ते उपाधी सायचंच कारण आम्हाला पहिल्यांदा स्मरणे लागते माधवनाथांची मला आठवण झाली म गेलो होतो ते गमतींनी म्हणायचे स्मरणी घेतल्याशिवाय राम भेटणार नाही पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत हातामध्ये स्मरणी आहे तोपर्यंत राम भेटणार नाही कारण स्मरणिनी साह्यानी रामाशी जेव्हा वृत्ती एकरूप होईल त्यावेळेला स्मरणी हातातून गळून गेलेली असते आपलीही गळून जाते पण झोपेने त्याच्याशी एक होऊन नाही ना गळून जात किती सावध साक्षेप्य आणि दक्ष तया तात्काळाचे मोक्ष याचा नामसाधन किती साधकपणे पड़, सावधपणे आपल्याला करायचं मुळामध्ये राम हा शब्द कसा आहे ते जर बीज मंत्र असेल तर सगळं त्या ओंकारामध्ये जे सामर्थ्य आहे ते सगळंच्या सगळं राम या एका शब्दामध्ये आहे आणि ती श्रद्धा जर असेल तर ते नाम आपल्याला नक्की काय करायचं उदाहरण देऊ शकतं आता कुठेही नाही मग मला आम्ही ओंकाराचा पुन्हा जप करू का मग मी आता गायत्रीचा करू का कारण लोक हल्ली गायत्री म्हणतात म्हणून आम्ही पण गायत्री म्हणतो आमचे वेद म्हणतात नाही महिलांना पुरुषांचा तो अधिकार तरी पण म्हटल्याशिवाय राहत आम्ही तोच करूया करू नको सांगितलं ना कराव असंच वाटतंय मग विचार करायचा का करावं वाटतंय मी मुळचा मुक्त आहे मग मुक्त असल्यामुळे मला व्यवहारातलं बंधन चालत नाही आता मुलं विचार करायचा म्हणून व्यवहारातली बंधनं नाही तोडायचं बंधन कोणतं तोडणं अविद्येचं बंधन तोडणं मग त्यांनी काही मला प्राप्ती होणार त्यांनी जी प्राप्ती होणार आहे तीच मला रामनामानी सुद्धा प्राप्ती होणार आहे आणि एवढा जर विचार धरला तर लक्षात येईल की राम हे वैदिक नाम जितकं श्रेष्ठ आहे तितकंच ते श्रेष्ठ आहे आणि त्या रामनामाची महती अशा प्रकारांनी कोणी सांगितलंय मातंग ऋषींनी त्या शबरीला सांगितले तो सगळा नाम म्हणजेच राम काय आहे तर ते वैदिक मंत्रच आहे आणि मग पुन्हा राम रामायणामध्ये शेवटचा विषय येतो तो, तो म्हणजे ध्यानाचा आपण बघितलं की हनुमंतानी पराक्रम गाजवला हो पण एक वाक्य बघितलं की ज्या वेळेला रामाने पुष्कळ पराक्रम केला आणि पराक्रम केल्यानंतर आलेच सगळे त्यावेळेला राम भरताला म्हणतोय काय कपी बिना कछू नाही या शिवाय हनुमंताशिवाय कोणताही पराक्रम करता येत नाही किंवा काही रामायण शक्यच नव्हतं आपण कथा पूर्ण ऐकतो पण हनुमंत म्हणजे काय समर्थाने वर्णन केले। तो साक्षात कोण आहे तर तो प्रभंजन आहे आणि तो प्रभंजन असेल प्रभंज तर तो वायू आहे वायुस्वरूपाचा जर त्या वायुस्वरूपाला मी माझ्या अधीन करून घेतलं याचा अर्थ काल आपण राम कुठे आहे योगीना रम्यतेचा राम आहात तो राम जर अंतःकरणामध्ये असेल तर तिथे जायचं असेल तर आधी कोणाला आपल्या सरून घ्यावं लागेल हनुमंताला प्राप्त करून घ्यावं लागेल तो खूप पराक्रमी आहे सगळं आपण म्हणतो पण त्याच्या प्राप्तीशिवाय आपल्याला रामाचं दर्शन नाही आणि म्हणून त्याचं दर्शन करून घ्यायचं म्हणजे काय करायचं मग आता शास्त्र म्हणतं प्राणायाम करा प्राणायाम करायचे पुढे नाही हनुमंता आमची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली राम मंडपा वेला गेली म्हणजे काय कुठे ती प्राणशक्ती आहे मुलाधारापाशी आहे तीवर पर्यंत न्यायची असेल तर काय करायचं प्राणायाम करायचा प्राणायाम करायचा म्हणजे हनुमंताला शरण जायचं हनुमंताला शरण गेल्यानंतर रामापर्यंतचा प्रवास आहे पूर्ण अंतरंगाचा प्रवास आहे इथे बहिरंगाचा काही प्रवासच नाही आणि म्हणून ध्यान पर्यायच नाही ज्ञानाला पर्यायच नाही सगळे संत म्हणून म्हणतात बाई सोनी एकांती करी सोन ज्ञान तेरावे बाकी कश्यानी नाही आणि मग ही प्रक्रिया कुठे येते तर रामाचं स्वरूप काही आहे जो राम आम्ही बघतो अखंड तो राम कसा आहे तर हातामध्ये धनुष्य घेऊनच बसलेला आहे त्याच्या पाठीवर ते भाला आहे हात धनुष्यावरतीच आहे वर्णन केलंय रामायणामध्ये कशासाठी त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे तर आपल्या ज्या ज्या येणाऱ्या आपद आहेत निरसण्यासाठी ते आहेत आपले जे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण मारण्यासाठी त्यांनी ते घेतलेले आहेत राक्षस मारलेत म्हणजे कुठं राक्षस आहेत सगळ्या आपल्याच आतमध्ये आहेत लोकांना रडवणारी आपली जी जी क्रिया आहे बघितला पण रावण शब्द तर त्यामुळे ते सगळे दुर्गुण राहण्यासाठी त्याचा असणारा तो भाता आहे आता ध्यान करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या रामाचं वर्णन करताना रामायणामध्ये ये श्लोक येतो प्रणवधेनो सर्व आत्मा ब्रम्ह तीन उपनिषदांमध्ये वाक्य येतं आणि रामायणामध्ये सुद्धा येत कठोपनिशामध्ये आहे शांडिल्य उपनिषदामध्ये आहे ध्यानबिंदू उपनिषदामध्ये आहे रामायणामध्ये सुद्धा आहे प्रणव देनो शरो रामाचं वर्णन केलेलं आहे काय आहे तर त्याच्या पाठीमागे असणार धनुष्य आहे आणि ते धनुष्य कसलं आहे तर ते प्रणमाचं धनुष्य आहे म्हणजेच नामाचं धनुष्य आहे याचा अर्थ त्या नामरूपी धनुष्यावरती काय करायचंय प्रणवोध्येो शरो आत्मा आता आपल्या वृत्तीचा बाण त्याच्यावरती लावायचा आणि वृत्तीचा बाण लिहून काय करायचं प्रणवोध्ये शरो आत्मा ब्रम्ह त्या लक्ष उच्चते ब्रह्मतत्व म्हणजे हाच सगुणरूपी राम हाच निर्गुण राम आहे जो दाशरथी राम आहे तोच ब्रह्मरूपी राम आहे हा बुद्धीचा निर्णय करून ब्रह्मरूपी रामाचा काय घ्यायचा तर घ्यायचा आणि म्हणून त्याचं ते रूप बघितल्याबरोबर आपल्याला काय कळलं पाहिजे प्रणवो धेनो सर्वात्मा ब्रम्ह लक्षे आणि असं जर त्याचं ध्यान केलं तर ते ध्यान केल्यानंतर त्यांनी म्हटलंय की त्या रामाची सहज प्राप्ती होते आणि त्या रामाची प्राप्ती होऊ हवी यासाठी हा एवढा सगळा खटाटो बाकी काही नाही कशाला घातला सात दिवसाचा एवढा घाट रामायण कशासाठी स्वामीजींनी कशा घाटी लिहिलं प्रज्ञानंदांनी कशासाठी लिहिलं तेवढ्यासाठीच लिहिला अत्यंतिक संत आहेत कैसी कळवयाची जाती करीती रामावीण प्रती आम्ही या प्रपंचाच्या दलदलीमध्ये इतके फसलेले आहोत इतके फसलेले आहोत की त्यांना असं वाटतं की ह्याच्यातून आम्ही बाहेर पडावं प्रपंच सोडावा असं हांगत नाही बरं का कोणी काही मांडावे लागत नाही काही सांडावे लागत नाही पण वृत्तींनी सहज बाहेर येता येतं आणि तेवढं आपण यावं एवढी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून एवढा सगळा खटाटो त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्यांनी तो लिहिला म्हणून आम्हाला पारायण करावं लागलं आता का नाम घ्यावं लागलं कारण आलो जीवभावामध्ये येऊन पडलो समर्थ म्हणता येतो जीवबुद्धी ते आत्मबुद्धी करावी होता होत नाही ना पण अशा निमित्ताने ती होते चिंतनानी होते लोक म्हणतात इथे बसल्यानंतर काय होतं मग तुम्हाला सगळं ज्ञान झाले का नाही हो आता इथे बसले म्हणून ज्ञान झाले असं होत नाही नायमात्मा प्रवचने लभ्या प्रवचन ऐकून तो होणार मिळणार नाही प्रवचन करूनही तो मिळणार नाही त्यासाठी साधनच करावी लागेल नामच घ्यावं लागेल ते नाम जसं शास्त्रांनी सांगितलंय संतांनी सांगितलंय तसंच घ्यावं लागेल जसं सद्गुरूंनी सांगितलंय तसंच घ्यावं लागेल जसं रामायणामध्ये मातंग ऋषीनी शब्द सांगितलंय तसा बुद्धीचा निर्णय घेऊन करावा लागेल आणि असं लागे। नाम जेवा मात्र घेऊ तेव्हा मात्र त्या रामाची कृपा होईल आता त्या रामाचं नाम ब्रह्मस्वरूप आहे आपण बघितलं आणि नाम जर ब्रह्मस्वरूप असेल तर ते सदरूप आहे चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे नामच मला ब्रह्माची प्राप्ती करून देतं असं शास्त्र सांगतं रामसुखदासजी सुंदर प्रक्रिया सांगायची तेवढी प्रक्रिया सांगते आणि थांबते रामसुखदासजी म्हणायचे जे नाम मी घेतोय त्याचा थोडा विचार करा परमात्मा ब्रह्म सदरूप आहे चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे आम्हाला एखादे संत आमच्या आयुष्यामध्ये येतात आणि ते सांगतात तुम्ही नाम घ्या त्यांच्यावरती विश्वास आम्ही हो ठेवतो आणि विश्वासाने आम्ही नाम घ्यायला लागतो आणि जेव्हा आम्ही नाम घ्यायला लागतो तेव्हा असं लक्षात ते येतो की प्रपंचामधली संकट हळूहळू कमी व्हायला लागले थोडस मनासारखं व्हायला लागलेलं थोडी प्रपंचामध्ये अनुकूलता प्राप्त झाली प्रतिकूलता दूर जायला लागली याचाच अर्थ नाम पहिल्यांदी काय करत दुःख दूर करून आनंद स्वरूपाची प्राप्ती करून देतो सद्रूप चिद्रूप आनंदरूप आनंदावरती झाकण आहे नामसाधन बरोबर उलट आहे नामसाधन सुरू झालं की पहिल्यांदा संकट निरसली जातात अनुकूलता प्राप्त होते आणि म्हणून जीवाला पहिल्यांदी कोणत्या तत्वाची अनुभूती होते तर आनंद तत्वाची अनुभूती होते आता ते आनंद तत्वाच्या अनुभूती झाल्यानंतर त्या ज्याचं नाम आपण घेतो त्याच्यावरती श्रद्धा वाढते त्याची भक्ती वाढते आणि आपण आठा हसानी आणखीन आणखीन अधिक अधिक काय करायला लागतं तर नाम घ्यायला लागतो आता जितकं अधिक अधिक नाम घ्यायला लागतो तेव्हा लक्षात असं येतं की एखादा संत आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि मग नाम म्हणजे काय नामाचा नामी म्हणजे काय मग त्या नामाच्या नामीशी एक वृत्ती एक रूप करायची काय याचा अर्थ ज्याचं नाम घेतोय त्याचं सगळं स्वरूप समजून देण्याची कृपा कशामध्ये आहे तर त्याच नामामध्ये आहे आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यावरती नामाचा नामी त्याचं ज्ञान म्हणजे चित आहे त्याची प्राप्ती होते मग स्वतःचं स्वरूप काय आहे तेही कळतं याचा अर्थ ज्ञानाची प्राप्ती होते आणि जिथे ज्ञानाची प्राप्ती होते तिथे ची प्राप्ती होते म्हणून नामच पहिल्यांदा आनंद तत्वाची प्राप्ती करून देतं नंतर तेच नाम मला ज्ञानही मिळवून देतं स्वस्वरूपाचंही देतं परमेश्वराचंही देतं संपूर्ण विश्वामध्ये असणारं ते तत्व आणि ह्या उपाधीमध्ये असणारं ह्या दोन्हीचं समानाधिकरण काय आहे या सगळ्याची सोय ते नामच आपल्याला करून देत आणि मग असं नाम अतिशय त्याच्यावरती विश्वास बसतो आणि आपण आणखीन अट्टहसानी घायचं आणि इतकं आट्टाहसानी घेता घेता एका टप्प्यावरती लक्षात येतं की जे माझं उपास्य दैवत आहे ते उपास्य दैवत अंतरंगा आता अंतरंगामध्ये इतकं स्थिर बसलंय की आता देह कुठेही जाऊ दे कुत्या देव दे को नमस्कार करू दे समोर एखाद दुष्ट हो कि चलाऊ दे तक का वंदन करू, तिथे जस तुक बारा मनता है जेथे जो जे थे तू मजा संगाती महिरंगा जरी पांडु रंग आल मग तो दत्त तो गणेशू दे जे मजास्य दैवत है तो तिथे है त्याचं अस्तित्व तिथे आहे म्हणून सदतवाची अनुभूती आहे म्हणून नाम परमात्मा ब्रह्म सद्रुप चिद्रूप आनंद रूप आहे ते नामच आपल्याला सचित आनंदाची प्राप्ती करून देतं आणि म्हणून नामसाधना कोणतीही कमी नाही अत्यंत श्रेष्ठ आहे नामच आपल्याला नामीपर्यंत घेऊन जातं आणि नामीच समग्र स्वरूप जे आहे ते आपल्याला दाखवून देत आणि म्हणूनच राम नाम, नाम अत्यंत श्रेष्ठ आहे मगाशी उल्लेख झाला की विठ्ठलाचं नाम नाही का मला मौलींची ओबी आठवली राम कृष्ण हरी गोविंद या नामाचे अखंड प्रबंध याचा अर्थ पहिले राम येतो कारण तो, तो अनुकरणीय नंतर कृष्ण येतो कारण व्यवहारामध्ये मला जायचंय कशी नीती करायचे म्हणून मला कृष्ण हवाय आणि त्यानंतर हरि आहे कारण तो हरी काय किम हरती दुःख हरती कथम हरती स्वस्वरूप दर्शन येणं हरती बस कारण तो हरी माझ्या अज्ञानाने मला स्वरूपापर्यंत घेऊन जातो म्हणून नामाचे सुद्धा काय टप्पे किती सुंदर आहे आपण कधी विचारत नाही माउलीनी सांगितले रामकृष्ण हरि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध आणि मग काय करा याचीच उदंड चर्चा करा हेच गा उपनिषद सांगतो मग ब्रम्हतत्व चिंतन करायचंय आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निवेद असेल त्याचा निवेद किंवा मग नाम अखंड घ्या बघता म्हणताच काय करा अनुसंधान करा बाकी काही करू नका मग अनुसंधानामध्ये होणार जे स्मरण आहे ते सहज आहे म्हणून नामसाधन जप करणे हे कर्तुतंत्र आहे किती दिवस कर्तुतंत्र करायचं अहो ते साधन आहे मला जर मिरजेमध्ये यायचंय आणि मी गाडीमध्ये बसले आणि गाडी सोडलीच नाही या स्थळापर्यंत येऊन पोचेन काय नाही पोचणार या याचा अर्थ बस ती गाडी सोडली पाहिजे इथे रिक्षा मिळाले रिक्षाही सोडली पाहिजे याचा अर्थ जर तत्वाची प्राप्ती असेल तर साधन कधीतरी सुटलंच पाहिजे साध्य होता साधनाचा ठाव नाही साधन परिपूर्ण झाल्यानंतर ते सगळं सुटलं पाहिजे इतके बारकावे सगळे साधनेचे आहेत आणि असं जर नाम घेतलं तर ते आपल्याला अत्यंत फलदायी आहे राम आनंद स्वरूप आहे आणि तो जीवाला आनंद स्वरूपच करून टाकतो ज्याच्या जवळ जे आहे ते आपल्याला मिळतं सागराकडे सागराकडे सागरा गेलं काय मिळणार आहे विशालता थांगताय था, आनंद आहे नदीकडे गेलो अर्ध्रताय चंद्राकडे गेलो शीतलताय सूर्याकडे गेलो दहकताय अग्निकडे गेल्यानंतर आहेच मध्ये संतांकडे गेलो आनंद आहे एका आनंदाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही कि जो आपल्यावरती आपल्या आनंदावरती आवरण पडलेलं आहे तेवढं आवरण काढून घेण्यासाठी एवढा सगळा प्रपंच आहे आणि तो आनंद रामानी नामाच्या साह्याने आपण नामसाधन करावं आणि त्यांनी अत्यंत कृपा येऊन आपल्याला आपलं आनंद स्वरूप दाखवून द्याव अशी प्रार्थना करते ही सगळी सेवा रामाच्या चरणी अर्पित करते पण एक दोन मिनटं अजून घेणार आहे कारण भागवत ऐकल्यानंतर शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे काय आहे कारण शेवटी यथा यथा, यथा भव्हेक्ती हे मागणं मागितल्याशिवाय पूर्ण नाही रामायणामध्येही ना शेवटी मागणं आहे तेवढं मागणं आपण मागू आणि जाऊ मागणं मागितलेलं आहे बघा तिथे परमो राजम नित्यदा स्नेमो भावो नान्यत्र गच्छतु फार सुंदर मागणं मागितले हे रामा माझ उत्कट प्रेम तुझ्या ठाई जुळलेले आहे ते तसेच नित्य राहू दे माझी भक्ती तुझ्यापायी नित्य स्थिर राहू दे माझी चित्तवृत्ती तुला सोडून कुठेही जाऊ दे नको जोवर देहा या देहामध्ये प्राण आहेत तुझा कथेचे अमृतपान नित्य मला घडो आणि तुझ्या वियोगातही मला काय असू दे तर शांती असू दे तेवढंच मागणं आपण रामापाशी मागू आणि या ठिकाणी ही सगळी केलेली सेवा जी आहे ती प्रभू रामाच्या चरणी समर्पित करते इथेच थांबते जय जय रघुवीर समर्थ लेखाताईनी